श्री गणेशायन मह सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय आठवा श्लोकार अर्जुन म्हणाला हे पुरुषोत्तम ते ब्रह्म म्हणजे काय अध्यात्म म्हणजे काय कर्म म्हणजे काय अधिभूत कशाला म्हणतात आणि आधी दैव कशाला म्हणतात मग अर्जुन म्हणाला अहो देवा ऐकले का मी जे विचारले ते मला स्पष्ट करून सांगा ब्रह्म कोणते कर्म कशाचे नाव अथवा अध्यात्म कशाला म्हणतात अधिभूत कसे आणि या जगत अधिदैवत हे मला नीट समझे श्लोकार् दुसरा मध्य अज्ञ तो कसा है ज्या अंतकरण जिंक है योगी मरण काली तुला कसे जानता देवा अभियज्ञ तो क्या वह तो देहात को अनुमाने नीट लक्षाही शारंग पारनी? ज्याने अंतकरण स्वाधीन करून घेतले आहे त्यांना अंतकाली तुम्हाला कसे ओळखता येते हे मला चांगल्या रीतीने समजा ज्ञानेश्वर म्हणतात पहा की चिंतामणीच्या मंदिरात एखादा दैववान मनुष्य जर निजला तर तो जरी झोपेत बरवला तरी त्याचे बरवणे व्यर्थ जात नाही त्याचप्रमाणे अर्जुनाच्या मुखातून जी वाक्य आली त्याबरोबर देव म्हणाले तू जे काही पुसलेस ते, ते, ते जा का नीट ऐक किरीटी हा कामधेनूचा बछडा असून कल्पतरुच्या मंडपात बांधलेला आहे सर्व हेतू सिद्ध जातात यात नवलते काय श्रीकृष्ण ज्याला रागावून मारतात तो देखील स्वरूपाला पावतो मग ज्याला कृपादृष्टीने उपदेश करतील त्याला काय प्राप्त होणार नाही ज्यावेळेस कृष्णाचे आपण भक्त व्हावे त्यावेळी आपले अंतकरण कृष्ण रूप बनते मग संकल्प रूपांगणात आपल्या मनात जे जे संकल्प येतील ते पूर्ण करण्याकरता रुद्धी सिद्धी सहज हा जडून उभ्या राहतात परंतु अशा प्रकारचे जे निस्सीम प्रेम ते एक अर्जुनाच्या ठिकाणीच अमर्याद आहे म्हणून त्याच्या मनकामना नेहमी पूर्ण होतात म्हणूनच अर्जुन हा आता आपल्या मनातील गोष्ट मला विचारील असे जाणून श्रीकृष्णाने आयतेच उत्तराचे ताट वाढून ठेवले स्तनपान करून दूर खेळ खेळत असलेल्या बालकाला भूक लागली आहे हे, हे त्याच्या आईला समजते नाही त्याने मागितल्यावर मग कधी त्याला दूर असते अर्थात कृपाळू अशा सद्गुरुचे ठिकाणी आपल्या शिष्यासंबंधी असले हे प्रेम असणे म्हणजे काही नवनवे पण हे असो देव दे काही बोलले ते ऐका भगवान म्हणाले ब्रह्म हे अविनाशी व श्रेष्ठ आहे स्वभाव म्हणजे ब्रह्माचे शरीरात असणे म्हणजे अध्यात्म आणि प्राण्यांच्या उत्पत्तीला कारण असलेला जो विसर्ग यज्ञामध्ये चरुडोपाशा चरू चरुपुरवळाशी रिकांचे प्रदान, त्याला कर्म म्हणतात मग सर्वेश्वर म्हणाले जे या फुटक्या आवारात म्हणजे देहात ओतप्रोत भरलेले असून कोणत्याही वेळी नाश पावत नाही बरे त्याचा सूक्ष्मपणा पाहावा तर स्वभावचा ते शून्य नव्हे पण अतिपातळ अशा आकाशाच्या पदराने गाळून घेतलेले अशा आहे, वो प्रकार विरल है वे प्रापंक ज्ञान शरीर नहीं ब्रह्म ते ते शरीर नहीं वे शरीर नाश पाला जे कभी नाश पावत नहीं सुभद्रापते अशा रीति ने ज्यादा निरंतर सहज स्थिति मग निर्मळ आकाशात नाना रंगाचे ढग एकदम कसे उत्पन्न होतात हे ज्याप्रमाणे कळत नाही त्याचप्रमाणे त्या, त्या निराकार शुद्ध ब्रह्मात प्रकृती अहंकारादी भेदाने ब्रह्मांडाचे आकार होऊ लागतात परंतु कल्पनातीत शुद्ध ब्रह्माच्या माळ जमिनीत मी बहुत प्रकारचा होईन अशा संकल्पाचा अंकुर उत्पन्न होऊन त्याला लागलीच ब्रह्मांडांचे धोंडे म्हणजे आकार उत्पन्न होऊन त्याने तो लावतो तो बीजाने जा ब्रह्माने असे ब्रह्मान असंख्यात आधी संकल्प उत्पन्न होतात अस अशा रीतीने सृष्टीचा विस्तार होतो परंतु दुसऱ्या कोणाशिवाय एकटेच परब्रह्म सर्वत्र भरले असून अनेक रूपाने नटून पूर आल्याप्रमाणे भासते त्याचप्रमाणे स्थावर जंगम विश्वाची रचना सहज होऊन त्यात आधी उणेपणा कसा होतो हे समजत नाही परंतु पाहू गेल्या असता लक्षावधी जाती उत्पन्न झालेल्या दिसतात या व्यतिरिक्त नाना प्रकारच्या जीवांची विस्ताराच्या मर्यादा करता येत नाही ह्यांची कोणापासून उत्पत्ती होते हे पाहू गेले तर त्याचे मूळ अव्यक्तच आहे म्हणून मुळात कर्त्याचा ठिकाण नसून आणि शेवटी काही कारण नसताही मध्य आपोआप वृद्धी होते अशा प्रकारे अव्यक्ताच्या ठिकाणी कर्त्यापासून प्रत्यक्ष दिसणारा आकार उत्पन्न करण्याचा जो व्यापार त्याला कर्म म्हणतात श्लोकार्थ चौथा हे पुरुषे श्रेष्ठा नाशवंत जो विकार त्याला अधिभूत म्हणावे समष्टीतील हिरण्य गर्भ आणि व्यष्टीतील तै तैजस असा पुरुष त्याला अधिदैव म्हणावे आणि या देहात केवळ साक्षीत्वाने असणाऱ्याला आधी म्हणावे व तो मीच आहे आता अधिभूत ज्याला म्हणतात ते संक्षेपाने सांगतो ज्याप्रमाणे ढग उत्पन्न होतात आणि लय पावतात त्याप्रमाणे ज्याचे अस्तित्व लटके असून खरोखर पाहू गेल्या साजे होत नाही व ज्याला पंचमहाभूत एकत्र होऊन रूपाला आणतात जे पंचमहाभूतांच्या आश्रयाने असते त्यांच्याच संयोगाने दृष्टी स्फडते व विनाशकाली लय पावते असे जे नामरूप त्याला अधिभूत असे म्हणतात मग आधिदैवत म्हणजे जीव असे समजावे तो प्रकृतीजन्य भोगांचा उपभोग घेतो जो बुद्धीचा द्रष्टा रूप देशाचा अधिपती व शरीराच्या अंतकाली मनोरथ रूप पक्ष्यांचा विसावा घेण्याचा वृक्ष जो प्रत्यक्ष दुसरा परमात्माच आहे परंतु अहंकाररूप निद्रेत निजल्यामुळे ज्याला स्वप्नाच्या खटपटीने संतोष व शीणही येतो आणि ज्याला जीव या हाकाने मारतात जीव या नावाने हाक मारतात त्याला आधी दैवत असे म्हणतात व तो पंचमहाभूताने बनलेल्या शरीरातील मुख्य दैवत आहे पंडूक गावात जो शारीरिक उपाधीचा आधी यज्ञ मी होय एरवी आधी, आधी खर दैव व आधीभूत हे सर्व खरोखर मीच आहे परंतु उत्तम कसाचे सोने हिणकसाला मिळवल्यावर ते डा डाकल होत नाही का उत्तमपणा कमी होत नाही व ते हिणकर सोन्यात परंतु जोपर्यंत पदराने जोपर्यंत झाकले आहेत तोपर्यंत वेगळे मानले पाहिजेत तोच अज्ञानाचा पदर काढून आणि भेदभावाची मर्यादा तोडून जर एकत्र करून आणले तर ते दोन वेगळे आहेत का परंतु केसांची केसांच करून त्यावर स्फिका शीर वर, ती वरिनेता जी भंगले पाठी मगर बाजूला शी डाक जोड़ी है का नहीं तो ती मूल अखंडित होती परंतु केसांचतीने भंगले भाषत होती परन्तु केस एक बाजूस के ती शीळ जशी होती तशीच दिसते त्याचप्रमाणे अहमभाव नाहीसा झाला म्हणजे ऐक्य हे मूळचेच आहे व हेच ऐक्य जेथे प्रत्ययास येते तो अधियज्ञ मीच हे पहा जो हेतु मनात धरून सर्व यज्ञ कर्मापासून झालेले आहेत म्हणून आम्ही पूर्वी चौथ्या अध्यायात तुला सांगितले तोच हा अधियज्ञ होय हा सर्व जीवांचा विसावा ब्रह्मसुखाचा ठेवा आहे पण अर्जुना तुला तो स्पष्ट कर पूर्णतेद्रे का शरीर रूप मांड उ करता इंद्रियिग्रह रूप अग्नि कुंडा इंद्रीय रूप होम द्रव्य घ हवन करता मग मन आणि प्राण यांचा निग्रह हीच होमाच्या द्रव्याची तयारी हिने झुराशिवाय निर्दोष जो ज्ञानाज्ञे त्याचा संतोष करतात याप्रमाणे हे साहित्य ज्ञानात अर्पण करून मग ते ज्ञान ब्रह्मात लय पावते नंतर निवळ ब्रह्म तेच एकटे उरते त्यालाच आधीयज्ञ म्हणजे ब्रह्म म्हणावे असे ज्या वेळेस सर्वज्ञ श्रीकृष्ण बोलले त्यावेळेस महाबुद्धिमान अशा अर्जुनाला ते समजले अर्जुनाला ब्रह्म समजे असे देवानेही जाणून ते म्हणाले तू फार उत्तम प्रकारे ऐकतो आहेस असे श्रीकृष्ण बोलल्यावर अर्जुन संतोष पावला पहा कि तान्ह्या मुलाच्या तृप्तीने आपण तृप्त व्हावे किंवा शिष्याच्या कृतार्थपणाने आपण कृतार्थ व्हावे हे एक आय किंवा सद्गुरु जाणतात म्हणून अर्जुनाच्या पूर्वीच श्रीकृष्णाच्या अंगे अष्टसात्वी भाव उत्पन्न होऊन माविनाशी झाले परंतु देवाने बुद्धी आवरली व पूर्णतेस पावलेल्या सुखाच्या सुगंधाप्रमाणे किंवा थंडगार अमृताच्या लाटाप्रमाणे कोमल आणि रसाळ असे बोल ते बोलू लागले मग म्हणतात श्रवण करणाऱ्या श्रेष्ठ अर्जुना ऐक बाबा रे माया जळून गेली म्हणजे मग जाळणारे ज्ञानही जळून जाते जो श्लोकारली माझे स्मरण करीत देह सोडतो तो माझ्या स्वरूपी मिळून जातो संशय नाही अरे रे अ, अरे आत्ताच जे मी सांगितले ज्याला मी अधियज्ञ म्हंटले त्या मला जे अगोदर व प्राणांत समय समयही जाणतात ते देहाला मिथ्या मानून स्वतः ते ठिकाणीच ब्रम्हरूप होतात ज्याप्रमाणे एखादे घर आकाशाने भरून आकाशातच असते त्याप्रमाणे अनुभव रूप माझरात त्याची रूप खोली असते म्हणून त्याला ब्रह्माशिवाय बाहेरील वस्तूचे स्मरण नसते अशा अशा प्रकारे तो जो आंतर्बाह्य ऐक्यतेमुळे मदरूपच होऊन राहिला आहे तो बाहेरील पंचमहाभूतांची पाच कवचे म्हणजे शरीर पडून गेली तरी तो जाणत नाही जे शरीर जिवंत असताही त्याची जो परवा बाळगित नाही ते पडल्यावर त्याचे दुःख कोणाल होणार म्हणून अनुभवांच्या पोटारले पाणी हलत नाही अंतकाली त्याचा ब्रह्माविषयीचा अनुभव ढळत नाही तो अनुभव केवळ ऐक्याचा ओतून अविनाशीपणाच्या हृदयात घातलेला आणि तसाच पूर्णानंद समुद्रात झुटलेला असतो म्हणून कामादी मळाने तो मळत नाही हे पहा की आथांग पाण्यात घट बुडाला असता त्याच्या आत व बाहेर पाणी असते पण दैवगत्या जर तो मागावून फुटला तर उदकाचा नाश होतो का किंवा सर्वाने काठ टाकली अथवा उष्णतेमुळे वस्त्र फेडून टाकले तर अवयवात काही बिघड़तो होतो का, का सांगले त्याचप्रमाणे शरीर हे वरचेवर नाश पावले तरी ब्रह्म हे स्वतंत्र भरलेलेच आहे त्या ठिकाणी बुद्धी जर निपुण झाली तर भय कशाचे म्हणून अशा रीतीने अंतकाली माझे स्मरण ठेवून जे दे देह सोडतात ते दे मद्रूप होतात एरवी साधारण नियम असा आहे की मरण प्राप्त असता अंतःकरणात ज्याचे स्मरण असते त्याप्रत तो पावतो ज्याप्रमाणे एखादा भयभीत मनुष्य वाऱ्यासारखा पळत असता मार्गात अवचित विहिरीत पडतो त्या स्थितीत त्याला पडण्याच्या अगोदर पळण्याचा वेग आवरून धरून पडणे चुकवता येत नाही म्हणून विहिरीत पडणे भाग पडते त्याचप्रमाणे मृत्यूसमयी जीवासमोर जी वस्तू उभी राहते तद्रूपच मरणानंतर त्यास व्हावे लागते ते कोणत्याही उपायाने चुकत नाही आणि मनुष्य जागा असता ज्या त्याच्या मनात ज्या कल्पना येतात त्याच कल्पना डोळा लागल्यावर स्वप्नात दिसू लागतात श्लोकार्थवा हे कवतयानात आणून शेवटी तो शरीर सोडतो दुसरे जन्मे त्या त्या भावाने सदा युक्त होत जाता जन्म घेतो त्याचप्रमाणे जिवंत असताना जी जी गोष्ट आवडीने अंतःकरणात उतरते त्याविषयीचीच आवड अंतकालते समयी वृद्धिंगत होते आणि मरणाच्या समय ज्या गोष्टीची आठवण असते त्याच्याच गतीला तो मरणानंतर पाहतो सातवा याकरता अर्जुना माझ्या ठाई मन आणि बुद्धी ही अर्पण करून सदैव माझे चिंतन कर आणि युद्धाला लाग म्हणजे मलाच येऊन मिळशील यात संशय नाही म्हणून तू नेहमी मलाच स्मरत जा डोळ्याने जे पहावे किंवा कानाने जे ऐकावे मनाने ते चिंतावे अथवा वाचेने ते बोलावे ते हृदयात भासणारे व बाह्यदृष्टीला दृष्टीला दिसणारे सर्व मीच आहे असे समजावे मग सर्वत्र मीच आहे असे सहज तुला दिसेल अर्जुना याप्रमाणे सर्व गोष्टी मदरूप आहेत असे तुझ्या मनाने घेतले म्हणजे देह गेला तरी तू मरणार नाहीस मग युद्ध केले असता तुला भय कसले आहे तू मन आणि बुद्धी ही खरोखर माझ्या स्वरूपास करशील तर मदरूप होशील हे प्रतिज्ञापूर्वक तुला मी सांगतो हेत कशाने होईल असा जर तुझ्या मनात संशय येत असेल तर अगोदर याचा अभ्यास करून अनुभव घे आणि जर मी म्हणतो त्याप्रमाणे न होईल तर मग माझ्यावर आठवा पार्था आपले चित्त दुसरे कुठेही जाऊ न देता अभ्यासाच्या साधनाने एकाग्र करून जो माझे चिंतन करतो तो प्रकाशात्मक अशा परम पुरुषाला जाऊन मिळतो या करता चांगल्या रीतीने चित्ताचे आणि अभ्यासाचे गाठ घातली मनपूर्वक अभ्यास केला तर ज्याप्रमाणे लंगडा उद्योग बलाने पर्वतही चढू शकतो त्याप्रमाणे नेहमी ब्रह्मविचाराचा अभ्यास करून चित्ताला आत्म्याचा छंद लाव मग शरीर राहू अथवा जाऊ नाना गती पावंविणारे असे चित्त जर आत्म्याला वरील तर मग देह गेला की आहे याची आठवण कोण करील हे पहा की पाणी नदीच्या औघाने धो धो करीत समुद्रात मिळण्यास चालले म्हणजे मागे काय होते आहे हे करता परत ते का नाही ते समुद्रात मिळाल्यावर ला समुद्र रूपच होते त्याचप्रमाणे जन्मवर्णांच्या यातायाती चुकतात कारण त्या ठिकाणी परमानंदच भरला आहे श्लोकार नऊ आणि दहा जर निश्चय नमन करून भक्ति होऊन योग योगबलाने दोन्ही भोयांच्या मध्यभागी प्राणाला उत्तम प्रकारे स्थिर करतो आणि सर्वज्ञ अनादी, सर्वांचा नियंता सूक्ष्महून सूक्ष्म सर्वांचा पोषक अचिंत्य रूप सूर्याप्रमाणे तेजस्वी व तमोगुणापासून दूर अशा दिव्य परम पुरुषाचे चिंतन करतो तो त्याला जाऊन मिळतो ज्याचे निराकार अस्तित्व ज्याला जन्म अथवा मरण नाही व जे सर्व व्यापक फणाने सर्वांस पाहते जे आकाशाच्या आधीचे जे परमा सूक्ष्म ज्याच्या सानिध्याने विश्वाचे व्यापार चालतात ज्याच्यापासून ह्या सर्वांची उत्पत्ती होते सर्व विश्व वीश, जगते ज्याला जा, तर्क भीतो व ज्याचे अनुमान करता येत नाही पहा वाळवी किंवा इंगळ वाळवी कधी विस्तव खात नाही ते अंधार शिरत नाही व जेला राशी सारखे आहे त्या अव्यंग स्वरूपाच्या ब्रह्माला जाणून मरण काल समीपाना असता जो एकाग्र चित्ताने त्याचे स्मरण करतो बाहेर पद्मासन घालून उत्तरे स्तोन करून बसून आणि कर्मयोगाने प्राप्त झालेले सुख अंतःकरणात साठवून अंतर यामे एकाग्र चित्ताने स्वरूप प्राप्तीच्या प्रेमाने आपोआप ब्रह्मा त्वरित मिळण्याकरता संपादिलेल्या योगाच्या द्वारे सुषुम्नाडीच्या मध्यमार्गाने अग्निस्थानापासून ब्रम्हरंध्रात जाण्याकरता निघतो जेथे प्राणवचित्त यांची संगती आहे असे उगीच बाह्यातकारी दिसते जेथे प्राणाचा लय आकाशात होतो परंतु मनाच्या स्थिरतेने जो बांधला गेला व ज्याचे अंतःकरण भक्तियुक्त झाले आहे व जो योगाचे बळाने तयार होऊन मन आपल्या ताब्यात ठेवतो तो चित्त व प्राण यांना भ्रुकुटीमध्ये आवरून धरून ज्याप्रमाणे घंटेचा नाद घंटेतच लय पावतो त्याप्रमाणे दोघांचा लय करतो किंवा मडक्याखालील झाकलेला दिवा केव्हा नाही हो जावतो हे ज्याप्रमाणे समजत नाही त्याप्रमाणे अर्जुना जो आपला देह ठेवतो हो ब्रह्माकाशात प्राणवायू नेऊन तो, तो आत्मस्वरूपी केव्हा लीन होतो हे समजू न देता आपला देह ठेवतो हो तो, तो केवळ परब्रह्म ज्याला परम पुरुष असे नाव आहे त्या माझ्या निज स्वरूपाप्रत जाऊन मिळतो श्लोकार्थ अकरावा वेद वेत ते ज्या तत्वाला अक्षर म्हणतात ज्यांचे काम आणि क्रोध नाहीसे झाले आहेत असे यती ज्या स्वरूपाला प्राप्त होतात ज्याच्या प्राप्तीसाठी ब्रह्मचारी ब्रह्मचर्य व्रताने राहतात ते पद अर्जुन तुला संक्षेपाने सांगतो जे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानांचा शेवट त्या ज्ञानाची जे केवळ खाणच आहे ते असणाऱ्या बुद्धिमान ज्ञानीपुरुषांनीही ज्याला अक्षर असे म्हटले आहे झंझा वाताने न मोडणारे असे एक खरोखर गगनच आहे त्याच्याशिवाय त्या वाऱ्यापुढे ढग आले असता कसे टिकतील त्या त्याचप्रमाणे ज्ञानाला जे समजेल ते ज्ञानाच्या मापात आले म्हणून ते क्षर म्हणजे नाशवंत मग जे जाणण्यास अशक्य त्याला सहज अक्षर अविनाशी असे म्हणतात म्हणून वेद पारंगत पुरुष ज्याला अक्षरं म्हणजे ब्रह्माचे म्हणतात व जे मायेच्या पलीकडील असून सच्चिदानंद रूप आहे आणि विषयांची इच्छा टाकून व सर्व इंद्रियांचे दमन करून देहरूपी झाडाच्या तळी उदासीन वृत्तीने बसलेले त्याप्रमाणे विरक्त पुरुषही ज्याची नेहमी वाट पाहत व जे नेहमी निरीच्छ लोकांना आवडते ज्याच्या आवडीकरता योगीजन ब्रह्मचर्याची संकटे जुमानीत नाहीत व निष्ठूरपणे इंद्रियांना दीन करतात असे ते दुर्लभ पदक ज्याचा अंत नाही व जे वेदालाही जाणता आले नाही त्या पदाला मी सांगितल्याप्रमाणे जे देह ठेवतात दे ते दे प्राप्त होतात म्हणून पार्था त्याबद्दल आणखी एक वार तुला सांगतो त्यावेळेस अर्जुन म्हणतो हे गुरु मी आपल्यास आता हेच विचार होतो तो आपण माझ्यावर कृपा केली तर आता सांगण्यास सुरुवात करावी परंतु काय सांगावं येते अगदी ते अगदी सोप्या रीतीने मात्र सांगा त्यावेळी त्रिभुनदी श्रीकृष्ण ते म्हणाले तुला काम हे ओळखत नाही तुला संक्षेपाने सांगतो तर मग मनाची बाहेर हिडण्याची स्वाभाविक श्लोकार्थ बवा जो सर्व द्वारांचा विरोध निरोध करून मनाला हृदयात स्थिर करून व कपाळाच्या आत भुवयांच्या मध्यभागी आपल्या प्राणवायूला निश्चल करून योगाभ्यासामध्ये स्थिर होतो परंतु ज्यावेळेस इंद्रियाद्वारे निग्रहरूपी कृपाने बद्ध असतात तेव्हाच ही गोष्ट करते असे झाले म्हणजे मन सहज कोंडले जाऊन हृदयातच निर्विकल्प होते ज्याप्रमाणे हातपाय मोडलेला प्राणी आपले घर सोडित नाही त्याचप्रमाणे अर्जुना चित्ताची स्थिरता झाल्यावर प्राणायामाने ओंकाराचे ध्यान करावे मग प्राणवायू क्रमाक्रमाने ब्रम्हरद्रापर्यंत आणावा मग आकार आणि मकार ही त्रयी अर्ध मात्रेत मिळेपर्यंत धारणाशक्तीच्या बलाने प्राणवायू ब्रमाकाशात मिळतो ना मिळतो अशा बेताने धरावा तोपर्यंत तो, तो वायू मस्तकाशात स्थिर करावा नंतर ओंकाराचा व त्याचा संयम झाल्यावर मूळ स्वरूप जे ब्रह्म त्याचं रममाण होतो श्लोकार्थ तेरावा आणि निर्विकार ब्रह्माचे ओम हे एकाक्षर उच्चारून माझे स्मरण करीत देहाचा त्याग करून निघून जातो तो उत्तम गतीला जाऊन पोचतो त्याबरोबर ओंकाराचे स्मरण बंद पडते आणि तेव्हाच प्राणाचा शेवट होतो मग ओंकाराचे पलीकडील जे ब्रह्मानंद स्वरूप तेच बाकी राहते म्हणून ज्याला प्रणव म्हणतात मज एकाक्षर ब्रह्म है तैमा परम स्वरूप स्मरण करीत जो ताहत्याग करते निश्चयाने मजप्रोत पावत कारण तला प्राप्तिशिवा दूसरी गतिस नहीं अर्जुना कदाचित तुझा मना जर अंका मरण समय मजे स्मरण कसे वहाँ जीविता से सुख नहीं से होन व इंद्रिय संकट में पड़न अंतरयामे व बाहर मृत्युचिन्ह उघ दसू लग्यास उठन बसा को इंद्रिया संयमन करावे को अंतकरणा ओंकारा स्मरण करावे तो बाबा रे अल संशयास तू अपने अंतकरण थारा दे नको अहा कि जो नित्य सेवा कर निदाने के समयी मी तास बनो बापरे श्लोकार्थ जो योगी एकाग्र चित्ताने सदा सर्वदा स्मरण मा व निरंतर समाधान युक्त त्याला मी सहज प्राप्त होतो परमसिद्धीला पावलेले महात्मे मला पावल्यावर दुखाचे स्थान व अशाश्वताच्या जन्माला पावत नाही जे विषयाला तिलांजली देऊन विषयांविषयी विशे होणाऱ्या इच्छावरून व मला हृदयात साठवून त्या सुखाचा उपभोग घेतात त्यांना त्या समाधान क्षुधा वगैरे आठवण राहत नाही मग गरीब बिचारा नेत्रादेकांचा तेथे काय पाड अशा रीतीने माझ्या ऐक्य रूपात पावलेले आपल्या अंतकरणात माझ्याशी तल्लीन झालेले व मदरूप होऊन जे माझी सेवा करणारे आहेत त्यांचा अंतकाल समीप यावा त्यांनी माझे स्मरण करावे आणि मग जर मी त्यास पावावे तर मग त्याने पूर्वी जी माझी उपासना केली तिचा काय उपयोग हे पहा की संकटाच्या वेळी एखाद्या गरीब मनुष्याने देवा धावरे धाव म्हणून माझा धावा केला तर त्याचे दुःख निवारण करण्याकरता मला जावे लागते नाही का आणि माझे जे भक्त आहेत त्यांची जर तीस दशा झाली तर त्यांनी मग माझ्या भक्तीचे श्रम तरी का करावेत म्हणून अशा संशयात्मक अभिप्रायाचे नाव देखील काढू नको ते ज्यावेळी स्मरण करतात त्यावेळीच त्यांच्या स्मरणाबरोबर मी त्यांना पावतो ते माझी भक्ती करतात हे देखील मला सहन करवत नाही अशा प्रकारे आपण ऋणी झालो आहोत हे पाहून त्यातून उतराई होण्याकरता मी आपल्या भक्तांच्या अंतखाली त्यांची सेवा करतो देहाच्या ग्लानीचा संबंध माझ्या त्या सुकुमार भक्ताला लागू नये म्हणून मी त्याला आत्मबोधरूपी पिंजऱ्यात ठेवतो त्या पिंजऱ्यावर माझ्या स्मरणाची थंडगार अशी सावली करतो आणि अशा प्रकारे ज्यांची बुद्धी नेहमी मजकडे असते त्यांना मी आपल्या स्वरूपी आणतो म्हणून देहाच्या अंतकारचे दुःख माझ्या भक्तास कधीही होत नाही व माझा जो भक्त आहे त्याला मी सुखाने आपल्याकडे आणतो आज्ञावरील देहरूप गवसणी काढून व अहंकार रूप धुर्वा झाडून केवळ भगवत प्राप्तीच्या वासनेने त्याला मदरूप करतो आणि भक्तालाही देहा ते ठिकाणी प्रेम नसल्यामुळे त्याचा त्याग करताना त्याची आपली ताटात ता, ताटातूट होते असे वाटत नाही कारण देहाच्या अंतसमयी भगवंताने पावावे आणि आपले जवळ न्यावे असेही त्याच्या मनात येत नाही का की ते पूर्वीच मदरूप झालेले असतात या शिवाय, त्यांचे जे शरीर राहिले, राहले तैयार शरीररूप पैर आत्मा अस्तो खरा परु सावली प्रमाणे मिथ्या है ज्याणे चांदनी जर चांदने जारी बाहर पसरले दरी खरोखर पहू गए चंद्राते मजे नेहम्मी स्मरण करना मी मी दवर्त दवर्त है मी नेहम्मी जवरचे जवरत है मनु मरणान निश्चया ने मदरूप होता मग जे शरीर क्लेशरूप झा दे तापत्र अग्नि की शेगड़ी जे मृत्यूरूप काव्यास बड़ी दिल्ली जे दैन्य वाढ़ते जे मृत्यूते भय वढ़े जे सर्व दुखान भांडवल जे वाइट बुद्धि मूल दे, दे पूर्वजन्मे वाइट कर्मा से फल दे भ्रांति से केवल स्वरूप जे संसारा बसने जागा जे अहंकारादी विकार बाग जे सर्व व्याधीं से ताट दे काळाने चघळून टाकलेले उष्टी खिचडी जे आशेचे अंगबळ जे स्वभावता म जन्ममरणाला ओल देणारे दे जे भ्रांतीने भरलेले दे वाईट कल्पनांचे ओतलेले किंबवना विंचवाचे पेवसो जे वाघाची जाळी देशांचे मित्र म्हणजे मनाला वेशेप्रमाणे मोह घालणारे जे विषय जाणण्याचे उत्तम यंत्र असो जे जखिणीच्या दयेचे ठिकाणे व विषयरूपी थंड पाण्याचा घोट जे स्नेहभावाने वागणाऱ्या चोराच्या बळकट विश्वासाप्रमाणे हो जे कोडाने ग्रस्त झालेल्या जे वाघाची जाळी देशांचे मित्र म्हणजे मनाला वेशेप्रमाणे मोह घालणारे जे विषय मनुष्याचे आरंगन जे महाविषारी सर्पाच्या अंगाप्रमाणे मऊ जे पारध्याच्या साहजिक गायनाप्रमाणे मधुर जे वैध्याच्या पाहुणचाराची मेजवानी दे दुर्जना ने के आगत स्वागत फार काय संगावे जे अनथाचार समुद्र होय जे स्वप्न पड़ेले स्वप्न जे तयार तैयार वन व जे धुरा रजाने भरले आकाश दे शरीर मदरूप हो पुरुष प्राप्त हो